वाल्मिकि रामायण आरण्यकांड सर्ग बासष्टावा शोकाने पिचून गेलेला धर्मात्मा महाबाहू कमल नेत्र राम सीता न दिसल्यामुळे विलाप करू लागला सीता न दिस काम पिढेने व्यथित होऊन ती जणू दिसल्याप्रमाणे राम विलापातून कशाबशा उमटणाऱ्या शब्दाने तिला म्हणाला फुलवेड्या प्रिये अशोक वृक्षाच्या शाखांच्या आड तू आपले शरीर दडवीत आहेस पण माझा शोक वाढवीत आहेस केळीच्या खांबाप्रमाणे तुझ्या दोन्ही मांड्या केळीने झाकलेल्या मला दिसत आहेत पण देवी तुला त्या दडवणे शक्य नाही भद्रे देवी पांगारेच्या झाडीत हसत तू जाऊन बसली आहेस पण पुरे ही तुझी थट्टा ती माझे दुःख वाढवित आहे विशेषतः आश्रमासारख्या ठिकाणी तुझी थट्टा योग्य नव्हे प्रिय थट्टा करण्याचा तुझा स्वभाव मला माहीत आहे विशालाक्षी ही तुझी झोपडी शून्य झालीय ये ग लक्ष्मणा मी एवढा विलाप करीत असताना सुद्धा माझ्याजवळची येत नाही ते अर्थी सीतेला राक्षसाने खात्रीने खाऊन टाकले किंवा उतरून नेले असले पाहिजे हे हरिणांचे कळव पहा कसे डोळ्यात पाणी आणून उभे ते जण मला राक्षसाने देवी भक्षण केली असेच सांगत आहे हे माझ्या धर्मपत्नी हे साध्वी सुंदरी तू कुठे गेली अरे रे माझ्या राणी आता कैकेचे मनोरथ पूर्ण होतील सीतेसह सीते मी बाहेर पडलो आणि सीते वाचून मी जाईन माझ्या त्या शून्य झालेल्या अंतपुरात मी कसा बरे प्रवेश करू लोक मला निर्वी म्हणतील सीतेचे हरण झाल्याने माझा भ्यात होईल परत गेल्यावर मिथिलाधिपती जनक मला कुशल विचारतील तेव्हा त्यांच्या डोळ्याला डोळा दोला मी कसा देऊ शकेन तिच्या वाचून मला पाहून मी देहराज कन्याच्या हत्येने पराकष्ठेचे व्याकुळ होऊन मूर्छा येऊन पडतील कि किंवा भरत पालन करीत असलेल्या नगरीत परत जाणेच नको ती जेथे नाही तो स्वर्ग असला तरी मला तो शून्यवत आहे म्हणून मला वनातच सोडून तू शुभ अयोध्या नगरीला जा मी मात्र सीतेशिवाय मुळीसुद्धा जगणे शक्य नाही भरताला गाढ हालिंग देऊन मी सांगितले आहे म्हणून सांग की रामाने तुला पृथ्वीचे पालन कर अशी अनुज्ञा दिली आहे माझ्या राजा माझा पी माता कैकई आणि सुमित्रा तसेच कौशल्य यांना ठरलेल्या अनुक्रमाने अभिवादन करून माझ्याने तू प्रयत्नपूर्वक मधुरवाणी ठेवून कौशल्य शत्रची सद... हत्या आणि माझे मातेला सविस्तर सांगावीस सुंदर केस असलेल्या सीते वाचून वनात जाऊन अशा रीतीने राम विलाप करीत असताना लक्ष्मण सुद्धा व्यथित आणि अत्यंत व्याकुळ झाला भयाने त्याच्या मुखावर अवकळा आली अरण्यकांडाचा बासष्टावासर्ग स